अध्याय नववा मोहिनी रुपी भगवंतांकडून अमृताचे वाटप श्री शुक म्हणतात आपापसातील प्रेम टाकून असुर एकमेकांची निंदा करीत डाकून प्रमाणे एकमेकांच्या हातातून अमृत कलश हिसकावून घेत होते एवढ्यात त्यांना एक स्त्री येत असलेली दिसली ते विचार करू लागले कि किती अनुपम सौंदर्य हे किती हे तेज काय हे तिचे नवतारुण्य असे मनात म्हणत ते तिच्याकडे पळत गेले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 हे सुंदरी विधात्याने दया येऊन शरीर धारण करणाऱ्यांची सर्व इंद्रिये आणि मन तृप्त करण्यासाठी तुला हे मानिनी आम्ही भाऊबंद असूनही आम्हा सर्वांना एकच गोष्ट पाहिजे आहे म्हणून आमच्यात एकमेकांविषयी वैर निर्माण झाले आहे हे सुंदरी तू आमचे भांडण मिटव आम्ही सर्वजण श्यपाचे पुत्र असल्या कारणाने सख्खे भाऊ आहोत अमृतासाठी आम्ही सर्वांनी म्हणून तू निपातीपणाने हे आम्हाला वाटून देणार नाही असुरांनी अशी प्रार्थना केल्यावर लिलेने स्त्री वेशधारी भगवान किंचित से हसले आणि सुंदर नेत्र कटाक्ष टाकीत भगवान त्यांना म्हणाले आपण महर्षी कश्यपाचे पुत्र असून मज उलट्या मागे कसे लागला कारण विवेकी मनुष्य स्त्रियांवर कधी विश्वास ठेवित नाहीत दैत्यांनो लांडगे आणि व्यभिचारिणी स्त्रिया यांच्याशी केलेली मैत्री टिकत नाही कारण ती दोघेही नेहमी नवनवीन शिकारीच्या शोधात असतात श्री शुक म्हणतात परीक्षिता मोहिनीच्या त्या मोहक वाणीने दैत्यांच्या मनामध्ये अधिकच विश्वास उत्पन्न झाला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 नंतर उपवास करून सर्वांनी स्नान केले हवीर द्रव्याने अग्नीमध्ये हवन केले गायी ब्राह्मण आणि सर्व प्राण्यांना योग्य दान दिले आणि ब्राह्मणांकडून स्वस्तिवाचन करविले आपापल्या आवडीनुसार सर्वांनी नवीन वस्त्रे धारण केली आणि सुंदर अलंकार धारण करून सर्वजण पूर्वेकडे टोक असलेल्या कुशासनावर बसले जेव्हा देव आणि दैत्य दोघेही दुपाने सुगंधित केलेल्या पुष्पमाळा आणि दिव्यांनी सजवलेल्या भव्य मंडपामध्ये पूर्वेकडे तोंड करून बसले तेव्हा हातात अमृत कलश घेऊन मंद मंद पावले टाकीत मोहिनी तेथे आली तिने सुंदर पैठणी धारण केली होती दुंदीने तिचे डोळे चंचल झाले होते तिचे स्तन पुष्ट असून मांड्या हत्तीच्या पिलाच्या सोंडीप्रमाणे होत्या तिच्या सुवर्णपुरांच्या झंकाराने सभाभवन निनादून गेले होते सुंदर कानांमध्ये सोन्याची कुंडले तळपत होती तिचे नाक गाल तसेच मुख अतिशय सुंदर होते तिच्या सनांवरून साडीचा सा पदर थोडासा सरकला होता जणू ती लक्ष्मी देवीची ज्येष्ठ सखी वाटत होती तिने आपल्या हास्ययुक्त नेत्रकटाक्षांनी देव आणि दैत्य यांच्याकडे पाहिले तेव्हा ते सारे मंत्रमुग्ध झाले जन्मतास क्रूर असणाऱ्या असुरांना अमृत पाजणे म्हणजे सापांना दूध पाजण्यासारखेच अन्यायकारक होणार आहे म्हणून भगवंतांनी असुरांना अमृत दिले नाही भगवंतांनी देव आणि असुर यांच्या दोन वेगवेगळ्या पंक्ती करून आपापल्या पंक्तीत त्यांना बसवले त्यानंतर अमृत कलश हातात घेऊन भगवंत दैत्यांच्या जवळ गेले आणि त्यांनी हावभाव आणि कटाक्षांनी त्यांना मोहित करून लांब बसलेल्या देवांना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 त्याच त्याचवेळी राहू दैत्य देवाचा वेष घेऊन देवांमध्ये येऊन बसला आणि देवांबरोबर तोही अमृत प्याला परंतु त्याच क्षणी चंद्र आणि सूर्य यांनी त्याचे बिंग फोडले अमृत पितानाच भगवंतांनी आपल्या तीक्ष्ण धारेच्या चक्राने त्याचे मस्तक उडवले अमृताचा संसर्ग न झाल्यामुळे त्याचे धड खाली पडले परंतु मस्तक अमर झाले आणि ब्रह्मदेवानी त्याला ग्रह बनवले तोच राहू पौर्णिमा आणि अमावस्येला वैरभावाने बदला घेण्यासाठी चंद्र आणि सूर्यावर आक्रमण करतो जेव्हा बहुतेक देव अमृत आले तेव्हा सर्व लोकांचे कल्याण करणाऱ्या भगवंतांनी मोठमोठ्या दैत्यांच्या समोरच आपले खरे रूप धारण केले परीक्षिता पाहना देव आणि दैत्य दोघांनीही एकाच वेळी एकाच ठिकाणी एकाच हेतूने एकाच वस्तूसाठी एक विचाराने एकच कर्म केले होते परंतु फळ मिळण्यात फरक झाला त्यापैकी देवांनी अगदी सहजपणे अमृत रूप फळ प्राप्त करून घेतले कारण त्यांनी भगवंतांच्या चरण रजाचा आश्रय घेतला होता परंतु त्यापासून बिनमुख असल्यामुळे असुर अमृतापासून वंचित राहिले मनुष्य आपले प्राण धन कर्म मन वाणी इत्यादींच्या द्वारा शरीर पुत्र इत्यादींसाठी जे काही करतो ते व्यर्थ होते कारण त्याच्या मुळामध्ये भगवंतांहून आपण वेगळे आहोत ही बेदबुद्धी असते परंतु त्याच प्राण इत्यादी वस्तूंच्या द्वारा भगवंतांसाठी जे काही केले जाते ते सर्व भेदभाव रहित असल्यामुळे सफल होते जसे झाडाच्या मुळाला पाणी घातल्याने त्याचे खोड फांद्या इत्यादी सर्वांना पाणी मिळते त्याचप्रमाणे भगवंतांसाठी कर्म करण्याने ते सर्वांना मिळते अध्याय नव्वा समाप्त